निरंजन स्वामीच्या परिस्थितीमध्ये या मूर्तीच्या प्रचाराला जास्त महत्व आलं आणि त्यांच्या शिष्य शाखेमध्ये अशा उभ्या गणपतीचे ध्यान जास्त पाहायला मिळतात त्यांची समाधी एक काल जे भ्रशुंडी महाराजांचं चरित्र सांगितलं या भ्रशुंडी महाराजांच्या नामलगावला भगवान गणेशाच्या समोर आशापूर्वक परमात्माच्या समोर एक लहानशा दोन मोडकळीला आलेल्या समाधी आहेत या का परिणाम होता कौनदा चारदा निर्णय बोलतरी एक भक्त राज गला आज तीन समाधि अप्रतिम के लिए जीर्णोद्धारा परिणाम का वेला होता अपन अपल फेक जाओ कुछ को दिन उपयोगी ते धान्य पड़त हो। हे प्रचार मुख्य काम है त्या तंत्राप्रमाणे प्रचार करत राहावा तेव्हा तरी त्याचा फायदा होतो असं प्रत्यक्ष आता त्या नामलगावला पाहायला मिळत या तंत्राप्रमाणे भगवान वरदविनायकाच्या कृपेने सूर्य या वालखिल्ल्या म्हणतात की माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगितला तेव्हापासून मी गणेश उपासना करतोय यानंतर या सूर्याला यमराज नावाचे चिरंजीव झाले यांच्या पोटी नरनारायण नावाचे दोन मुलं झाले यांच्या कीर्ती नावाच्या स्त्रीला दोन मुलं झाले एकाचं नाव नर आणि दुसऱ्याच नाव नारायण नर जीव माझ्या प्रोक्तो परो नारायण शिवा जीवात्मा त्यांच्या घरी जन्माला आला त्याचं नाव नर आणि परमात्मा जन्माला आला त्याचं नाव नारायण मुद्गल पुराणकरांनी यांना भगवंत असं विशेषण दिलं विवचन असल्यामुळं यांना भगवंत विशेषतः महात्मानं वगैरे वगैरे यांच्याकरता पुढे शब्द वापरले म्हणून दक्ष प्रजातीने प्रश्न केला भगवान संज्ञा देण्या इतकं परमेश्वर म्हणण्या इतकं यांच्यामध्ये काय हे म्हणतात परमात्माचं एक विशिष्ट रूप त्या हिमाचल पर्वतावर पर सतत तपा करत राहतं सतत या दोन वेशामध्ये जेव्हा जेव्हा गरज भासते आणि धर्मसंस्थापनेच कार्य असतं तेव्हा या दोघा पैकी कोणीतरी एक कोणत्या तरी वेशाने जन्माला येतो केव्हा तरी या भारताचा उज्वल काल असाही निर्माण होतो एकदमच जन्माला येतात आणि यांचं चरित्र महाभारत म्हणून लिहिलं जात या महाभारताचे जे मुख्य नायक भगवान श्रीकृष्ण आणि वीरश्रेष्ठ नर आणि नारायण हे नरनारायण हिमाचलावर एका वेशामध्ये औरात्र सतत वर्ष तप करतात आणि दुसऱ्या वेशामध्ये द्वारका नगरीत राहून हजारो राण्या करतात लाखो पोरं तयार करतात इकडे असा उपभोग घेतो तो तिकडे तसा तप करतो त्याच्यामुळे ते त्याच त्याला शोभत असते बाकीच्या लोकांनी त्या भानगडीत पडण्यात काही अर्थ नाही कृष्णाने केला होता सोळा हजार दोन सांभाळता येते एकच सांभाळता येत ते दोन कुठे आणि सोळा हजार एकशे काय गप्पा करायच्या ते श्री कृष्णाचंच भाग्य होत त्या चरित्रात असं विचित्र वर्णन आहे सगळ्या राण्या आपण काम मनोर पूर्ण अशा होत्या या सोसायटीची कल्पना श्री कृष्णाच्या डोक्यातून निघाली असली पाहिजे कारण सवती सवतीला सारखं त्याने कमी जास्त त्यांना परवडायचं नाही त्याच्यामुळे सगळ्या घर सारखे सगळ्या रंग सारखे प्रत्येकीला दहा पोहरं कुणालाच बैठक नको काय केली असं व्यवस्था इथं चार पोरं आहेत तर फटकन ना आठवत नाही लाखो पोरं काय त्यांना आठवत असतील काय काय नंबर लावले होते त्याच्यावर काय पोलिसांसारखे कुणाला माहित काय काय व्यवस्था होती ते त्यांचं त्यान आणि सगळ्या स्त्रियांचे एकच भानणे कि काल रात्री मुक्का मला माझ्याकडे होत आहे दुसरी सांगायचं काय शक्य नाही रात्रभर जवळ होत आणि तिसरी म्हणायची रात्रभर मी जवळ होत त्याला ते शोभून दिसतो हे त्यांनी मग किती सोळा हजार करा बत्तीस हजार करा पण आपण आपली जगत पुरे म्हणायची वेळ आहे अशी परिस्थिती आहे माणसाची म्हणून ईश्वराचा ईश्वर आला नरनारायण ते आहे या नरांनी एक दिवस फिरत फिरत मार्कंडेयाच्या आश्रमामध्ये आले महर्षी मार्कंडेय दीर्घजीवी लोकांमधले एक आहेत मार्कंडेय महाभाह सप्तकल्पांत जीवन हे सात कल्प जगतात या मानाने मामूली चालली बाय बाबाय या मार्कडे या पेक्षा भक्कम जगणारे आहेत महर्षी भ्रजुंडी ते लक्षकल्पी आहेत आणि त्यांच्या पुढे एक नाणायकोती त्याचं नाव आहे लोमश हे कल्पाकल्पाला याचा एक केस गळतो असे याच्या तळहाताचे तळपायाचे केस गळाले म्हणून तुमच्या आमच्या तळपायावर तळहातावर केस नाही या लोमशाचा एका एका कल्पात एक केस गळे कधीतरी असा काळ येईल की माणसाच्या अंगावर एकही केस राहणार नाही परंतु त्याला पुष्प असं लागतील तुम्ही घाबरायच काही कारण नाही आपल्याला ते काही पाहायला मिळायचं नाही कल्पाकल्पाला एक केस गळायचा आहे हे कल्पिल्प कळलं काय असते ब्रह्माजीच्या जीवनाचा एक भाग झाला म्हणजे त्याला एक कल्प म्हणत असतात ब्रह्मदेवाच्या दिवसाला चतुर्युग सहस्राणी दिनमेक अंपिता कली या युगाची चौकरी एक हजार वेळ गेली म्हणजे एक युग चतुष्ट असे हो युग चतुष्ट म्हणजे ब्रह्माजीचे बारा तास होतात दिवसाचे तितकीच त्यांची रात्र असते असे ब्रह्मदेव शंभर वर्ष जगतात म्हणजे मरतातच पुढे म्हणजे जे काही जगात आहे म्हणून सांगितलं आहे ज्याला कशाला नाम रूप गुण आकार विकार आहे ज्याच अस्तित्व आहे वेदाचा सिद्धांत आहे या दृष्टांत नष्ट जे दिसत ते नाही सजाळ पाहिजे हा सिद्धांत आहे त्याच्यामुळे एकदा आहे म्हटलं की ते कधीतरी नसायचे मग ते कधी नसायचं हा भाग दुसरा परंतु तो, तो नष्ट व्हायचं हे ठरलेलंच आहे अनेकांच्या तोंडामध्ये हे भाषा शैली ऐकवायला मिळते कुठला गणपती स्वयंभू असतो कुठला मारुती कुठला दत्त कुठला महादेव हे दोन चार देव स्वयंभू कुठं कुठेतरी जगात काय एक परमात्मा काय असेल तेवढा स्वयंभू बाकी सगळं परंभू बाकी स्वयंभू का आहे हे सगळं कोणी तरी निर्माण केलेलं मग ते कोणत्याही कारणाकरता होवं पण कोणत्या तरी तयार झालेलं स्वतः सिद्ध असा एका भगवंताशिवाय कोणी नसतो या जगात आणि ते अविनाशी तत्व मात्र वेद तिथे म्हणतात ने ती ने ती काय होतं ते म्हणतात आम्हाला की माहित नाही त्याचं काय होत घरी जन्मला माहित नाही कोणाच्या घरी जन्मला माहित नाही त्याच्या आईबाब कोण माहीत नाही त्याची काहीच कल्पना नाही त्याच्या पुढे कल्पना निर्माण झाल्या आहेत म्हणून परब्रह्म परमात्मा स्वरूप जे काही असत ते सगळ्या पुराणांचं त्या त्या नावाचं निराळा जरी असलो तरी त्या एक्या ओमचं सगळं जण वर्णन करतात बाकी कोणाचही वर्णन नसतं मग त्या कोणाही पुराणांना त्याला कोणतंही नाव दिलेले असो त्याचा अधिकार कोणताही सांगितलेला असो परंतु मूळ एका ओमचं वर्णन असतं बाकी कोणाचं वर्णन नाही आणि तो एक स्वयंभू आहे बाकी कोणी स्वयंभू नाही अशी परिस्थिती आहे हे नलनारायण या मार्कंडे याला सांगतात काही नाही मी कधीच माझ्याजवळ माझ्याजवळ नाहीच काही बोलायला ते काय बोलणार जे पोथित आहे तेच सांगणं होत नाही आणि त्याला दोन तासाचा एक तास करायची वेळ येते तिथे आमच्याजवळ तर आम्ही काय सांगणार काय आमच्याजवळ हे नरनारायण म्हणतात या विश्वाची रचना कशी आहे ती आधी तू समजावून घे का त्या मार्गांड मायेचं दर्शन पाहिजे माया म्हणजे काय नरनारायण म्हणतात जे काहीच नसून सगळंच भासतं त्याला माया म्हणतात सगळ दासते म्हणजे आपल्यापैकी कोणी एक जण स्वतःचा थोडा विचार करा नक्की काय असा कधीतरी विचार केला याला आत्मनिरीक्षण म्हणत असतात अरे रोज सकाळी विचार करण्याची घटना असते कि कसम कोहम कुत आयात का को हा कामे जननी कोमे मात मी कोण आहे कुठून आलो कसा आलो कशा करता आलो स्वत चिंतन त्या जीवन के चिंतन अपन कभी जन्मत कर नको चिंतन कर पैसा कसा मिले कसाताई उद्याल बुलाइन ये बाकी चिंतन चलता चिंतन को व्या शिकव कि आधी स्वत निक्षण करा आत्मचिंतन करा मंडे तुम्हारा भगवत ज्ञान हो सगळे कसे जन्मतात हे सगळ्यांना माहिती परंतु आई पासून जन्माच्या पूर्वी ते असतात कुठे ते जीवात्मे कुठे राहतात आपला ईश्वराशी प्रत्यक्ष संबंध काय आहे हे आत्मनिरीक्षणाच्या वेळा कळत असत आई पासून जेव्हा जन्म होतो तेव्हा आईमध्ये तो, आई तो प्राणी पित्याकडून येतो पित्यामध्ये अन्नाकडून येतो अन्नामध्ये पाण्याकडून येतो पाण्यामध्ये जगाकडून येतो जगामध्ये सूर्याकडून येतो सूर्यामध्ये ते जे तेज असत ते चंद्रमा मध्ये उतरतो ते पुढे जगामध्ये उतरतो क्रमक्रमाने अन्नाकडे उतरतो तिथून पित्यामध्ये येतं आणि पित्यातून मातेमध्ये येतो आणि मातेतून आपला जन्म होतो हे आपल्या प्रत्येकाच्या जन्माचं रहस्य आहे एकुन तो जन्मा एक भगवंतापास जन्माला परिवर्तित होली जन्म हो जन्मतर हो बारह दिवस अपना लाव गांव का ही नई बाब अपने इच्छे करता हूँ पुढ़े दुनिया स्वतावी तरी न आणि त्या नावाचा असं इतको पक्क वाटत आपल्यापैकी कोणाची जर छाननी केली आता हे सगळं एवढं शरीर सगळं निरणाळ्या प्रकारामध्ये घालून आजच्या विज्ञानाप्रमाणे याला मोकळं केलं छाकून टाकलं तर याच्या तुंडशास्त्री कुठे काही पत्ता नाही मग याच्यात काय सापडेल याच्यात पंचमहाभूत सापडतील कारण त्रिगुण सापडतील अष्टधा प्रवृत्ती सापडेल याच्या पलीकडे काही सापडायचं नाही परंतु त्याला कोणीतरी नाव ठेवतं नावावर अत्यंत प्रेम बसतं हे शरीर म्हणजे मी कोणाला विचारा तुको, कोणता म्हणजे काय कशाला बोट दाखवलं तू हे शरीर म्हणजे तू आहे का नाही मग कोण आहे तू या शरीरामध्ये जो कोणी आहे तो मी आहे मग तो कसा समजायचा त्याकरता नरनारायण सांगतात बाबा रे काहीच नसताना सगळं असणं याला माया म्हणत असतात मनुष्य काहीच नाही आणि तरी तो स्वतला मी कोणीतरी आहे असं समजतो तो एकच अनेक वेशामध्ये नटतो काहीच नसताना कोणीच नसताना तो कुणाचा तरी नवरा असतो कुणाचा तरी पोरगा असतो कुणाचा तरी बाप असतो कुणाचा तरी भाऊ असतो आणि सगळेच जण त्याच्यावर आपला हक्क तितकाच सांगतात बाप त्याला आपला पोरगा समजून काही काम सांगतो बायको त्याला नवरा समजून काहीतरी सांगतो हा त्या बाईला बायको समजून काहीतरी सांगतो कोणीच कुणाचं कोणीच नाही तरी परंतु ब्रचा आरोप केल्या जातात आणि इतक्यांची काळजी हा एकटा फुकट घेतो तुम्हाला काय माहिती माझा बाता आजारी पडला अरे पण तू मामा झाला कधी कशाचा मामा कुणी ठरवला तुला मामा काय काय विचित्र बोलता था। कुणी ठरवलं म्हणजे आहेत नक्की त्याचा मामा असा हा स्वतला अनेक प्रकारच्या नात्या गोत्यामध्ये जोडून घेतो कालीच नसताना सगळ्यांची तुला ढाल करत बसतो आणि सगळ्यांचा माझा काहीतरी संबंध आहे अशी काळजी करत उभीच मरतो काही याच्या वाचून जगाच्या आणत नाही तरी याची भाषा शैली अशी अजब मी आहे म्हणून हे चाललंय काय काय चाललंय तू नव्हता तर मोरगाव नव्हतं का तू नव्हता तर इथे प्रवचन होत नव्हतं का तू संपल्यानंतर होणार नाहीत का तू कोण पण याला केवढी ऐकली माझ्या मुळे हे सगळं माणसं तुझ्यामुळं कोण जमलं लोक जमले भगवंताचं कुण ऐकायला तुझ्यामुळे कोण जमलं नाही हे आत्मनिरीक्षण केलं म्हणजे समजतं तोपर्यंत नाही कळत इथे जे हार घातल्या जातो हे लाऊडस्पीकर लावल्या जातात लोक येऊन बसतात कामधाम सोडून येऊन बसतात कशा करता त्या परमात्माचं चरित्र ऐकण्याकरता आमच्याकरता कोणी येत नाही कोणी हार घालत नाही उद्या सकाळी आलं तर घालतो का कोणी कारण त्यावेळेला आम्हाला पोची सांगायची नाही प्रवचन करायचे नाही मग कोण तुम्हाला हार घालणार म्हणजे हार घातला जातो व्यासाला याला नाही शिव्या दिल्या जातात याला हे व्यासाला जर काही मिरवणूक निघाली तर ते ग्रंथाची निघते जर हार घातला तर तो ग्रंथाला घातला जातो काही बुक्का लावला काही शेंदूर लावला तर तो त्या व्यासाला लावला जातो याला नाही व्यासाच्या नावाखाली बडबडणारा हा एक प्राणी म्हणून याची मनमरातम या होतो याची प्रतिष्ठा होतोय पण याला कळत नसल्यामुळे वाटत हे सगळं माझ्या मुलबल तुझ्या मुळ तू कोण तुझा संबंध काय काही संबंध नसतो हे सगळं आपल्याच पोथात आहे असं नाही हे ख्रिश्चनाच्या बायबलात आहे मुसलमानांच्या कुरानात आहे त्यांनीकडे घडतात का नाही एसो एक ख्रिस्त एकदा जेरुस्लेमला आले ते गारवा गारवावर बसून आले त्यांच्याकडे आपल्यासाठी जसे घोड्यावर बसतो आपण तसे त्यांच्याकडे गार्ढ हे बसण्याचं सहज वाहन आहे ते जेव्हा गारवावर बसून आले तेव्हा लोकांनी त्यांचा मोठा उत्सव केला मारे पताका ध्वज लागले कमान लावल्या गेल्या आरडाओरडा झाला वाजत गाजत त्यांना आणलं लोकांनी माळा बिळा घातल्या त्यांच्या अंगावर भक्कम झाल्यामुळं काही त्या गारवाच्या गाड्यात पडल्या गारवा काय माणसं सांगली त्यांनी माणसं केवढ व्यवस्था आहे माझी काय माझा असत का, का, का गाड़ गाड़ गा। ते दुसऱ्या दिवशी गारव झात फिरलो खरंच गारवत ते नुसतंच फिरलो त्या दिवशी त्याच्याकडे कोणी पाहिलं नाही त्याची कोणी दखल घेतली नाही त्याला फार वाईपर्यंत एक चांगला गदबतलेला चौक तिथे तरी उभं आहे आज काय झालं अवलं का तुम्ही माझा केवढा उत्सव केला हा बरोबर तू घाडवाच आहे तुझा उत्सव नाही केला तुझ्यावर जे एकूक्रस्त बसले होते त्यांचा उत्सव केला हे सगळे हरडास कीर्तनकार पुराणी प्रवचनकार या सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की सत्कार तुमचा नाही होत सत्कार भगवान वेदव्यासाचा होतो सत्कार भगवान नारदाचा होतो जर कीर्तन त्या कीर्तनाला उभा राही ना तर त्याला नारदाची गादी म्हणतात ती पुंड्यशास्त्रीच्या नावाने जाईल नाही प्रवचनाची गादी व्यासाची असते म्हणून इथे बसल्यानंतर काय बोलायचं आणि काय नाही याचं ना काही बंधन आहे काही का नाही सांगता ना। येणार तुला पोथी सांगायला बसवलंय जरा माणसासारखा बोल नाही म्हणून व्यासाला काही कळत नव्हतं व्यासाला कळत नव्हतं पुढं करते हे सगळं तसंच कधी मला हे वाटतं सगळं त्यानंच निर्माण करते हे व्यासाला कळत नव्हतं त्यानंच जर लिहिले ते त्याला कळत नव्हतं का मग त्यांनी असा भेदभाव लिहिण्याचं कारण काय याचा कधी विचार केला का म्हणून भगवान वेदव्यास यांचा सत्कार यांचा मोठेपणा आमच्या काळही कुणाचं नाही आणि कुणाला तसं वाटत असेल तर त्याच्या इतकं दुर्दैव त्या गाढवासारखं दुसरं कुणाचं असा त्याचा काय जेव्हा जेव्हा हे नरनारायण महाराज त्या मार्केड याला म्हणतात त्याने काही नसताना सगळं आहे असं वाटणं माया म्हणतात त्यांना ते बरोबर कळलं नाही शब्दाचा अर्थ कळला पण त्याचा मतलब कळला नाही जाऊ म्हणजे काय वेळ आली म्हणजे समजेल कळंतराने एक प्रचंड मोठं तुफान झालो भयानक या पावसामध्ये सगळं याची यावर विष्ण बुडाव हिमारकंडेय स्वतः गोते का चालले आहेत त्या लाटेवर तरंग असं चालत असताना त्यांना एक भगवान विष्णू पाणवेशामध्ये दिसले या ज्या तंत्रामध्ये कोठ्या लिहिल्या आहेत हे मुदगडामध्ये आलेलं आजच्या समितीतलं चरित्र त्यांना विष्णूचं दर्शन झालं त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की त्यांना विष्णू दिसणं आता तिथे दुसरं विष्णूचा नामनिर्देश केला वर्णन गणेशाचं करायचं या पुराणकारांना त्याच्यामुळं विष्णू दिसले एवढी मस्तस्थिती फक्त सांगितली पण विष्णूच्या पुराणात करार विंदेन पधारविंदम मुखारविंदे विनिवेशयंतम वटस्थ पत्रस्य उपेशयानम बालम मुकुंदम त्यांना जे दिसले ते बालमुकुंद ते कसे होते आपल्याच हाताने आपल्याच पायाचा एक अंगठा आपल्याच तोंडामध्ये घालून चोखताय आणि वडाच्या एका पानावर झोपले असं ते बुजुर्वाने लालस पिल्लू त्यांना दिसत मात्र म्हणजे आपली आनंद झाला विचार करा मी कित्येक वर्ष या पाण्यामध्ये तरंगतोय हा झार कसं काय राहिला असेल याला एकच पान हे कोण असेल हे लाल लेकरूप हे एकटंच कसं राहिलं एवढ्या प्रलयात त्या लेकरांनी त्याला फोन केल्यासारखे अलीकडे आणि त्यानं सहज उतरलं मला त्याकडे तोंडात टाकावतो त्याला तोंडात ही मारखंडे त्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड पाहतात आणि काही वेळानंतर मारखंडे बाहेर आले काही पाऊस नाही पाणी नाही आपण पुण्यात खातो कुठं कुठेतरी गडबडी फिरतो असं काही नाही आपण आपल्या कार्यक्रमात बसलो आणि ज्या आसनावर बसलो तो, त्याच आसनावर आहोत आणि माकंडे हे म्हणतात आत्ताच नरनारायण निघून गेले आणि मी मग आत्ता हे काय पाहिलं थोड्या वेळाने ते नरनारायण म्हणतात दिसली माया किती वेळ झाला हो असंख्य वर्ष मी काहीतरी पाहत होतो आणि आत्ता तर मला एकदम वेळ झटका बसला की मी माझ्याच आसनावर बसलो म्हणजे काय होतो नरनारायण म्हणतात याला माया म्हणतात यांनी युग काय असतात युगधर्म काय असतात कोण्या युग धर्मामध्ये धर्मा मानसाचा स्वभाव कसा असतो इत्यादिकांचं खोप वाढणार या खंडामध्ये आहे हे खंड मोठा मजार समजावून घेण्यासारखं आहे आणि याच्यामध्ये विशेषत रामचंद्राचं चरित्र जे असतं सूर्यवंशामध्ये आरतीवंशरी भगवान सूर्यापासून प्रभूराजा रामचंद्रापर्यंत यांनी सूर्यवंशाचं वर्णन केलं नंतर भगवान नारायणा पासून चंद्र निर्माण झाले अत्री महर्ष्मी निर्माण झाले ब्रह्माजी आदी निर्माण झाले या ब्रह्माजी पासून अत्रीचा जन्म झाला अत्री पासून चंद्राचा जन्म झाला चंद्रापासून बुधाचा जन्म झाला आणि त्याच्यापासून एक चंद्रवंशावाचा एक वंश निर्माण झाला राजा पुरुरवा पहिले राजे यांच्यापासून धर्मराजापर्यंत चंद्रवंशाचं वर्णन यांनी केलं हे दोन्ही वर्णनं आजच्या संहितेमध्ये वाचण्यात आली आणि आजची संहिता धर्मराजाच्या चरित्राच्या जवळ येऊन थांबते परंतु वर्णन किती मोठे आहे येत्या कोणीही राजाचं चरित्र दौ तास सांगत बसलो तर कोणी राजाकरता एक महिना जावा असे एकापेक्षा एक प्रौरजन राजे मराठी भाषा मोठी भजदार आहे संक्षेप फार करता येतो विस्ताराची फार करता तो, जब लांबवायचं असलं तर किती लांबवता येतो नाही तर अत्यंत मोठं असं एक चरित्र या माणसाचं होतं एवढं सांगितलं की खांब सर्वप्रथम भगवान सूर्य या सूर्याला इक्ष्वाकू या सूर्याला मनू नावाचा मुलगा झाला या मनूच्या पोटी इक्ष्वाकू नवाचे आराध करणार या इश्वाकुला पुष्पळ पर दिवस पर्यंत संतती नव्हती इक्ष्वाकुली वशिष्ठ महाराजांना विचारलो संतती होण्यासारखा काही मार्ग आहे का वेदात असं थंजन सगळं काय पुत्रकाव्य यज्ञ का म्हणजे संततीवर या राजाने पुत्रकाव्यक्ष केला या राणीला दैवशात एक विचित्र इच्छा झाली आणि राणींनी त्या हवन करणाऱ्या ब्राह्मणाला त्याचं नाव असतं होता यज्ञामध्ये पुष्कळ ब्राह्मण असतात जसा जशा पद्धतीचे यज्ञ असतील तशी तशी ब्राह्मणांची संख्या कमी जास्त असते पण कोणीही यज्ञात चार तर असतातच असतात एक आचार्य असतो कोणीतरी प्रमुख असतो त्याला मदत करण्याकरता दक्षिणेकडे ब्रह्माजीचं असं नसतं ब्रह्माजीच्या जागेवर एक ब्राह्मण एक सदस्य म्हणून असतो आणि हवन करणारा होता म्हणून असतो असे जास्त कमीत कमी असायलाच पाहिजे ब्राह्मण तेव्हा यज्ञ होत असत या हवन करणेवाल्या ब्राह्मणाला होता म्हणतात हवन करणारा म्हणतात याला राणीनं जास्त दक्षिणा देण्याचं प्रलोभन दाखवलं हा गोड केवळपासून गारा आहे दक्षिणा देण्याचं ठरवलं लक्षणा देण्यास म्हणजे जाते आजही कोर्टाकडे सगळे लक्षणंच मागितल्या जात आहे ही रक्षण आहे काम पुढे जास्त वर्ष तर प्रामण्याचा नावाने करतात सगळे फक्त अगडा ओरडा प्रामण्याचा करतात नक्की काही या बाईनं पहिली भटकट निर्माण केली त्याला सांगितलं की तुला दंड थोडं जास्त देईल पण मुक्ती होण्याचा काही मार्ग असेल तर पाणी हवन करताना स्वा म्हणायच्याऐवजी प्रत्येक वेळ वाशात वाशात वाशात वाटत परिणाम बद्द झाला यज्ञ पूर्ण झाला महाराणी गर्भवती झाली योग्य वेळेवर प्रसूत झाली आणि तिला मुद्दी झाली ना ते रेष्ठा बनाहा बाबू एकशे कोणा काही भर नाही एकशे कोणी झाली तार हा ता कृतयुगाचा काळ आहे सामाजिक यज्ञ पहिलाच पहिला आहे वशिष्टासारखे आपण माझे आचार या आपण संकल्प सोडला मुलगा व्हावा आणि आज जर गुंती होते तर पुढे तरी युगामध्ये कुंडशास्त्री जर यत्न करणे तर त्याला काय होईल वशिष्टासारखे मी संकल्प करू विरुद्ध झालेच कसं ते काय वशिष्ठानेचं मृतांना कसं ते असं का व्हावं वशिष्ठ्याने डोळे त्याचं कळलं की आपला होता त्याने चिरली झरपड आहे त्याच्यानंतर चिरलेच बना पण आता आधी आलेल्या परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे काहीतर राजा आमच्या होत्याने रा व्यतिक्रम केला आहे त्याच्यामुळे असं झालं पण काही घाबरायचं कारण नाही मी या मुलीच्या मुगात या पंचवीस वर्षापूर्वी कोथ्या सांगणं किंवा प्रवचनं करणं जरा थोडं कठीण होत कोथ्यामध्ये असे प्रत्येक पर आहे पण आजच्या विज्ञान शेतकऱ्या ते फार सोपं झालं आहे आता पुढं जोरात ये सांगता येतं हे सगळं काय सहाच वर्षापूर्वी चतुर्वास्या मुंबईला जे जे हॉस्पिटलमध्ये इराणहून दोन मुलं आले आणि इकडून जाताना दोन मुली होऊन गेल्या त्यांचं ऑपरेशन झालं लिंग परिवर्तन झालं आणि दोन मुली दोन मुलीच्या विषयामध्ये इकडून इराणला परत गेले या जे जे हॉस्पिटलचा सिव्हिल सर्जन आज जर असं परिवर्तन करू शकतो तर त्या काळात भगवान प्रश्नाने केलं असेल आश्चर्य म्हटण्यासारखं का परंतु इतकं लफडं होतो की असं काही सांगायला गेलं म्हणजे लोक म्हणायचे मरा गप्पा तुम्हाला तर पोटी सांगायला बसवलंय काही काही सांगायचं अरे काही कशाचा आलं कसे काही काही करत असतात परंतु ती समजण्याची कुवतच आमच्या बुद्धीत ता नव्हती आमच्या या भूभागाला सध्याच्या जंबू द्वीप म्हणतात इथं पूर्वी कधीतरी एक जांभळाचं मोठं झाड होत कोर्थीमध्ये अद्भुत असं हा असतो याची छाया सुंदर योजना पसरली होती तेवढे झाड होतं हो एवढं लक्षात घ्यायचं आता हो केवढं मोठं झाडं होतं तर त्याचे फळे तेवढेच होते त्याला आत्तीसारखे जांभळ हो लागत खायला माणसं कोणी जांभळं पिकले म्हणजे ते खाले पडायचे त्याचा रस राहायचा आणि त्याची एक नदी तयार व्हायची जांभळाच्या रसाची याला जंबू नदी म्हणत असत आणि या चंबू नदीच्या काठी या जांभळातून सोनं प्रकट होत असे सोनं आणि या नदीच्या काठीचं सोनं देवांच्या स्त्रिया भारतातून आयात करत होत्या आणि आपल्या अंगावरचे दागिने मरवून घालत होत्या असा भारत सोनं दुसऱ्या देशाला पुरवत होता एकमेकच नव्हता त्याचं नाव भारत भरणार भारत उच्च आहे लोकांचं भरण पोषण करतो हो तो भारत आज एकही देश असा नाही की ज्याचं कर्ज आपल्यावर नाही तरी आपलं नाव भारत आसा दरिद्री भारत नव्हता पोतीच्या वेळेला भारतामध्ये सोन्याच्या नद्या होत्या नद्या आजच्याही विज्ञानशास्त्राने मान्य केलं आहे की आंब्यामध्ये आणि जांभळामध्ये सोनं असतं आपल्या शरीरामध्ये सगळेच धातू असतात जर पथक्काने केलं आपल्या शरीराचं तर काही थोडं सोनं सापडतो काही चांदी सापडते काही लोखंड सापडतो काही तांब सापडतो असे आपल्या शरीरामध्ये धातू सापडतात हे धातू कमी झाले जुन्या शरीरातला कमी झाला की खराब होतात अनं खराब होतात मनु चुन्याचे इंजेक्शनं औषधं वगैरे दिल्या जातात गोड आहेत लेबल चांगले आहेत तिसऱ्याला बरा आहे पण एकूण चुना कमी पडला एवढा त्याचा अर्थ आहे अशा काही गोष्टी शरीरात कमी झाल्या तर काही फळं खाल्ले म्हणजे त्या भरून निघतात म्हणून जेव्हा सोनं हे तत्व शरीरातलं कमी होतं तेव्हा हा अपूस आला अपूसमध्ये सोनं आहे सगळ्या तो राजा आहे आणि ते सगळं कोकणात मिळतो त्याच्यामुळे हे कोकणात सगळे छोट्यासारखे चमत्दार आहेत पुस्तकात थांबवतो आमच्याकडे तर सारखं होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याकडच्या लोकांमधलं त्याची टिटिका कमी आहे जा ते आपोआपसुद्धा आहे अशा जांभळे हो खाल्ले तर ते माणूस तेजस्वी होतो आमदार खाल्ला की तेजस्वी आता इथे सांगायचं का की ते फळ हाती सारखा ही गप्पा वाटेल गेले आणि गप्पा या पैठर्नच्या जवळ एक जाम नावाचं गाव आहे आता सध्या जिथे पेरूचं झाड आहे याला एक सत्तर किलोचा पेरू लागला सत्तर किलो एकाच फळ लागलं आणि नव्वद जणांनी मिळून पाट्टी करून त्याच्या फोडी करून काढल्या त्याच्यामध्ये पेपरला आलं होतं माझ्याजवळ अशी कात्रणा मी कापून ठेवतो आणि कुठे एखाद्या वेळा जर जोरात सांगितलं आणि जर कोणी तसा विचारायला आलाच हे येतात पुणे ताजीची बातमी येतात मग आज जर एक पेरू सत्तर माणसं खातात आणि सत्तर किलोचा लागून नव्वद माणसं खातात तर पोथीमध्ये अतिसारखं फळ होतं म्हणलं तर आजच्या दिवस जर का म्हणून आजच्या विज्ञानामध्ये पुराणं सांग सोपं झालं आहे महर्षी वशिष्ठाने मुलीचा मुलगा आहे तुम्ही मुलगी असताना तिचं नाव होतं ही जे ना ला जेव्हा त्याचा मुलगा झाला तेव्हा त्याचं नाव झालं सुणाचं दैव कसं असतं काही अंदाज लागत नाही एक पहिलीच कथा असल्यामुळे सांगायला तुलना केली आहे सकलपद हा कथा आहे जग नाही कर्म ही नढणारं पाव सर असं तुलसीदासजीचं एक मत आहे सत्य आहे या माणसाचं परिवर्तन इतकं होत गेलं जीवनात कधीतरी हा राजा झाला याचं लग्न झालं याला मुलगा झाला आणि एक दिवस शिकारीच्या निमित्ताने त्या काळी लोकसंग्रहाकरता का लोक आत्मसात करण्याकरता लोकांमध्ये राजे शिकारीच्या निमित्ताने मिसळून जात असत आणि लोकसंपर्क वाढवत अस हा राजा शिकार खेळत खेळत किती लांब जावा कैलास पर्वताच्या खाले एक अरण्य आहे त्याला गौरी बन म्हणतात हा राजा शिकार खेळत तिथपर्यंत गेला तिथे कधीतरी भगवती पार्वती परमात्मा शंकराबरोबर विहार करत असताना काही ऋषी त्यांचं दर्शनाघाल की पार्वती भंकर चिडली तुझ्या हे काय भक्त तुमच्याकडे लोक येतात त्यांच्या मी काही गोर्बं गेलो पण मी करणार काय पण घाबरू तुझा तापमान झालाच आणि माझाही मूर्कपणा झालाच त्या निश्चित निघून गेलं की एकही भेट घेण्याची लायकीची परिस्थिती नाही या दोघांची पण यांना आली चीड काही करण्याचं सामर्थ्य असणारा परमात्मा सांगितलं दैवी हा बारा योजनांचा प्रश्ना मी असा करून टाकेन की इथे माझ्या व्यतिरिक्त कोणी पुरुष की तो बाईल होऊ नये मत्त तुला काही चिडायचं घाबरायचं काही कारण नाही मत्त तर काही लाजलज्जा पाळायचं कारण नाही बाईन बाईला काय लजायचं असा त्या पार्वतीच्या हत्ता करता त्या अरण्याला शंकरानं जाप केला आणि चुकून हा राजा आपलं सगळं सैन्य घेऊन नेमका त्या अरण्यात केला त्याचा परिणाम बद्दलच झाला सगळ्या हत्ती सगळ्या हत्ती झाल्या सगळे घोड्या घोड्या झाल्या आणि सगळे सैनिक पाया झाल्या सगळ्यांनी सांगितलं हे काय असतं एक मला तरी कुठून माहितीये आता हे काय पण झाडून गेला इतक्या लोकांना कुठे उत्तर देत बसायचे म्हणून ज्या घोडीवर बसला होता त्या घोड्याचा घोडी झालेला ती घोडी पळते आहे हा तिच्यावर पळतोय बसून त्या अरण्याच्या बाहेर गेला की तिकडून चंद्र पुत्र बुध चालला होता अत्यंत गोजीरवाणा देव दुर्लभ पुरुष पाहिला ही बाई झालीच होती त्या परिणाम बनतात झाला नुसता बाई झाला नाही पुढे आई झाला <laughs> त्याला मुलगा झाला त्याचं नाव पूर्ववाद ठेवण्यात आलो हा चंद्रवंशाचा पहिला राखा सूर्यवंशातून निघालेली ही शाखा <coughs> <coughs> तो स्वत पुरुष असताना त्याला जो मुलगा झाला तो सूर्यवंशाचा राजा आणि हा बाई असताना याला जो मुलगा झाला तो चंद्रवंशाचा राजा अशा दोन्ही वंशाला जन्म देणारा एकाच पुरुष यानं घाबरून वशिष्ठाचं स्मरण केलं हे नवीनच का झाली घरी कसं जायचं राणीला कसं तोंड दाखवायचं काय सांगायचं मी बाई झालो आणि मला पोग झालं वशिष्ठ महाराजांनी तिथे आल्यानंतर ते नाही भगवान शंकराचा उपद्वाप आहे शिवकृपा झाल्याशिवाय याच्यातून मार्ग नाही निघत आणि त्यांनी शंकराचा राजा करता अनुष्ठानवशिष्ठ्याला प्रसन्न व्हायला भगवंताला किती वेळ भगवान म्हणतात वरमृ तिला हो हे आमच्या शिष्याचं काय झालं तिला ते माझा श्राप तर मिथ्यानही होणार पण तुम्ही केलं अनुष्ठान वाया जाणार नाही हा एक महिना पुरुष राहील एक महिना ताई राहील चा हे ते तर त्याच्यापेक्षा वाईट झालं पक्कीच पाहिजे जन्मभर असतो तरी परवडलं असतं पकात खुश असतो तरी परवडलं असतं हे एक महिना पाहिजे एक महिना बोहा हा काय घालाव कुठा म्हणून यानं राजधानीला ना जायचंच नाही असं ठरवलं आता जंगलातच मिळाला बिचार आणि याचा कोरडा तिकडे सूर्यवंशाचा राजा झाला याच्यापासून पुढे एकापेक्षा एक परमपावन लोक निघाले नुसती यादी जरी वाचली तरी माणूस गदार्थ वावा, अशी या लोकांची कीर्ती आहे सकाळच्या वेळाही भूपाळी म्हटल्या जाते मनु होय बाणू कुळी त्याची ऐका पुत्राबळी झाला इश्वर कु भूपाळी जाणेश्वर प्रसिद्ध ही भूपाळे उद्या हे सिंधुताई तिथे सकाळी मठामध्ये भोपाळ्या म्हणतात उद्या सकाळी तिथे आहे का म्हणजे मला तितकं बलबट करणं कमी होईल आणि तुम्हाला तितके राजे का काही कोण्या कोण्या राजाचं वर्णन करायचं याच्यात काही राजे माझे राज्य आहेत मी जन्मात त्यांना पाहिलं नाही कारण त्या हजारो पिढी आधी राजे आहेत परंतु काही काही राजावर माझं मोठं प्रेम आहे याच्यामध्ये ककोस्थ नावाचे महाराज आहेत परिया देवराज इंद्र एकदा दैत्यांच्या त्रासांनी घाबरून सगळं इंद्रासन गमावून भारताच्या राजाला मदत मागायला आली की आमच्या इंद्रासनावर दैत्याने अधिकार गाजवला मी निर्वासित झालो आहे आणि मला आपल्या मदतीची अपेक्षा आहे आमचे महाराज म्हणतात मी ज्या ही क्षत्रिय आहे त्या ती माझं कामच आहे अशा कोणी संकटात असेल तर त्याला मदत करायची पण इंद्रा या मी तुझ्या खांद्यावर बसून लढे चालेल का गर्जू मनसाला अटकल न देवान राजा इंद्र आम् राजा खांद्या तैयार रहा जर चित्र काटता को चित्र का खाया प्रतिम चित्रिगे जेव तो खांद्या बसला एक पै जाता इंद्रा पोटाला लगता एक पै जाता इंद्रा पाटी लगे देवान राजा आम राजा धोरीकें कोठावरही लाता बसत असतील पाठीवरही बसत असतील आणि आमच्या बादशा त्याच्या खांद्यावर बसून जक्क युद्ध करत नसेल काय अप्रतिम कल्पना आहे अशी कल्पना व्यासच करू शकतात पुन्हा दुसऱ्या कवीच्या काळक्यात हे कधी जन्मात यायचं नाही दिव्य कल्पना आहे आज काय आपली परिस्थिती आपल्याला कोळी दाता मारतोय आणि आपण कुठे दाता खातोय आणि एका काळी देवांचा राजा आमच्या लाता खात होता काय मजेदार काळ असेला असा सूर्यवंश काकोस्थ नवाचा राजा झाला हा खांद्यावर बसला झाला याचं नाव युवनाश्रौत पण हा खांद्यावर बसला म्हणून खांदा म्हणजे काकोस्थ आणि याचं नाव काकोस्थ झालं अशा एक भागात झाला एक दुसरं भागात झाले यांचंही नाव युवनाश यालाही पुष्कळ दिवस मुलगा झाला यांनी वशिष्ठाला विचारलं त्यांनी त्याला तोच उपाय सांगितला पत्रकाम यावेळेला त्या राणीच्या राजाची राजा तब्येत काही मिळली असेल प्रत्येक वेळेला काही चरू शिजवला काही पाय शिजवला काही भात शिजवला असं दिसत नाही यावेळेला या राजा राणीला विशेषतः राणीला समाप्तीनंतर एका कलशातलं पाणी पाजायचं होतं आणि त्या कलशात काही औषधी टाकून ठेवल्या होत्या एक रक्तगणित सुवर्ण कलश त्या मंडपामध्ये एका वेधीवर ठेवला आहे त्याच्यात काही औषधे घालून ठेवल्या रात्री महाराज स्वत पारा करतायत आणि ताण लागली म्हणून त्या कलशातलं पाणी नेमका तो राजा पिला सकाळी अग्रेज ब्राह्मण मंडपात जमले वशिष्ठाने विचारलं राजा रात्री इथे कोण होत मी स्वतःच होतो मग या कलशातलं पाणी मी पिलो तू पिला माझा मुलगा तुला मला मुलगा होणार हे जाचा पोटात त्याला मुलगा होणार सगळे देव हे ऐकल्या बरोबर आश्चर्यचकित झाले वारे हिंदुस्तान <laughs> म्हणजे माणसाला पोरं होतात तिथं सगळे देव न बोलावता आले की काय घडते क्रिया वशिष्ठ तर काही भर बोलायचं नाही वशिष्ठ बोलले की ते झालंच पाहिजे मग याच्या जन्माच्या वेळेला आपण असलं पाहिजे पाहिलं तर पाहिजे काय घडतंय तो राजा तो पोट रोड चाललं मोठं गर्भ परिपूर्ण अवस्थेला गेला आणि पोट पाडून बाहेर पडला देव विप्रप्रसाद ब्राह्मणांच्या देवाच्या कृपेने तो राजा मेला नाही परंतु एकदम काही जणांनी विचारला अरे कंद आता पिना कुणाला याची आई कोण आहे देवराज इंद्र मान दास मी याला पाठे आणि इंद्राने आपली करंगळी त्याच्यावर तोड़ा मने, और अमृत पाजलो नाव पुणे मान धाता पड़ आज अग्शा राजेश्वर अयोध्या की गादी बदल देवी नर्मदे मनोमत ओंकारेश्वर लित्येक काल पर्यत अयोध सबदबा ओंकारेश्वर लंकारेश्वर प्रति अयोध्या दुसरी उपराजधानी एक होती पुनश्चा अयोध्या गादी गली साठीच्या पुढच्या राजांनी लागली तिथून ते हलवलं आणि अयोध्येची पुन्हा राजधानी अयोध्या प्रसिद्धीला आली अशी या एका एकापेक्षा एक बडिया राजे झाले आहेत की ज्यांचं कितीही वर्णन करावं तरी ते थोडंच थोडं आहे आणि तसं यश वर्णन कोणी करू शकत नाही याबद्दल मरुत्त नावाचे महाराज झाले ऐका करायचं करणं का शक्यच नाही निधन ऐकणे कठीण महाराज मृत्तानी दान किती करावं राजराजेश्वर मरुक्त दान करत असताना ब्राह्मण उचलू शकले नाही इतको सोन इतका पैसा वाटवा आणि त्या ब्राह्मणांनी उचलून ते न उचलता येत नाही म्हणून सगळं द्रव्य तसंच टाकून दिलं इमालयात ते ब्राह्मणांना दान केलेलं म्हणून कोणीच त्याला हात लावला नाही की कित्येक वर्ष पडलो आणि केव्हा तरी भारतीय महायुद्ध झाल्यानंतर अश्वमेध यत्न करण्याचा विचार पांडवांच्या घरी निर्माण झाला आणि आता, आता खजनेमध्ये पैसा नाही अश्वमेध कसा करायचा आता पुण्या मुलाकडून काय बसून करायचं लहान सहान मुलं विधवा स्त्रिया उरल्या बाकी सगळे पाटू युद्धामध्ये मारल्या गेले आणि आता कोणाकडून कसा काय घ्यायचं त्यावेळेला व्यास म्हणतात अशी काळजी करण्याचं काही कारण नाही जर तुला यज्ञ करायचा असेल तर सध्या तू सम्राट आहे पृथ्वीवर जे द्रव्य पडलेलं नाही ते तुझंच आहे असं एक द्रव्याचा साठा त्या हिमालयात पडलाय हिमाराज मरुक्तानी पुढे पूर्वी दान केलाय आणि ते ब्राह्मणाला उचलता आले ते द्रव्य आहे त्याच्यावर तुझा आश्रमेद होईल काय काय कळलं काय बोलतोय त्या काळी त्या राजानं फेकून दिलेलं द्रव्य ब्राह्मणानी त्याच्यावर पांडवांचा पुढे आश्रमेद यज्ञ झाला हा कुठं किमकी वाजवतो नाही म्हणजे मी दान करतो की माझं व्यासपी नीत न्याय तुझं काय कशाचं मोठाचं कशातून दान करतो असं एकापेक्षा एक दिव्य राजे आमच्या इथे झाले आणि त्यांचं करावतीतचं वर्णन थोडं आहे अशा खानदानीमध्ये महाराज हरिश्चंद्र झाले राजराजेश्वर दिलीप झाले भगीरथ झाले कोणाचे कोणाचंही चरित्र नव्हतं हो था। याच खांदीमध्ये पुढे कालांतराने परमात्मा राजा रामचंद्र जन्माला आले हे तोंडी भक्ती परायण आहे तो नामस्मरणामध्ये जर कोणाचा नंबर असेल तर तो भगवान राजा रामचंद्राचा आहे गणेश नामस्मरणामधलं अग्रगण्य भागत म्हणजे राजा रामचरण प्रातस्मरणीय दिव्य चरित्र हिंदूंना हे चरित्र माहीत नाही ज्याला हिंदू म्हणून नाही त्याला रामायण माहीत नाही आणि राम म्हणजे काय असा जर प्रश्न त्या हिंदून केला समजा हे हिंदू म्हणून घ्यायच्या ऐकिचं नाही इतकं दिव्य चरित्र एका माणसाकरता चोवीस हजार श्लोक विश्वास जर कुणाकरता लिहिले गेले तर एकट्या प्रभू रामचंद्राकरता असं एवढं भव्य चरित्र कुणाचंही नाही संपूर्ण भागवत आठव्या हजार श्लोकाचा आहे त्याच्यात आठव्या हजार आणि एक रामायण चोवीस हजाराचं एका माणसाची एक कार्य दुसऱ्याचं काही नाव नाही गाव नाही काय नाही का एका माणसावर चोवीस हजार असलो आणि ते महर्षी वाल्मिकीचे खर्च पडले आहे एक अद्भुत कार्य समजला जातो आणि विश्वास जितक्या भाषा आहे त्या सगळ्या भाषेत रामायणाचा अनुवाद झालेला आहे आणि रामायण रामायण सुद्धा एकशे आठ सध्या विद्यमान आहे त्याच्यात इथे या तुमच्या बारामतीला एक अद्भुत प्रयोग झाला रामायण लिहायचं आणि त्यात राम हा शब्द येऊ द्यायचा राम काय पटाको म्हणून इथे कविराज बोरो पंत काहीत असताना त्यांच्या शिष्याने राम जोशींनी त्यांना पत्र पाठवून विचारलं सध्या गुरु महाराजांचं काय चाललंय यांनी पत्र लिहिलं रघुनाथ आचार्यचं असे म्हणतात माझा गुरु असा लंबाच्या एवढा नाही लिहितो संक्षेप लिहिण्याची त्यांना नेहमी सवय हे रघुनाथ चरित इतकं लांब लिंद रामचरित्र म्हणलं असं तर काम भागलं नसतं पण त्यांच्या डोक्यात आलं धन्य असं लामचरित्र लिहिण्यात आलं आहे की ज्यामध्ये गोष्ट एकमेकाला लागतील व्यंजन आलं नाही पाहिजे फर संपूर्ण काव्यात कुठे यायचे रामायणात राम हे मो अक्षर यायचं नाही खटा टोप्या आणि असं रामायण लिहिल्या गेलं की ज्यात राम अक्षर नसताना राम हे नाव नसताना रामायण लिहिल्या गेलो आणि ही तुमच्या बारामतीला झालेली कलाकृती आहे आर ला नाही अशी याला द्वादश बुद्धी म्हणत असत पोली त्या लिहिणीचं नाव होत द्वादश बुद्धी त्या द्वादश बुद्धीचा आपण ब्रम्मश झाला बारामती मराठी नाव झालं त्याचं बारामती इथे मोठे मोठे ग्रंथ जन्माला आले त्याच्यात मोरोपंथाचं सगळं काव्य या बारामतीला जन्माला आलो हरिविजय रामविजय हे सगळे बारामतीला जन्माला आले हे हिरलीलाम्रत या बारामतीला जन्माला आलं असे चांगल्या चांगल्या ग्रंथाला निर्माण करणारी हे बारामती तुमच्या अगदी जवळ तुमचा तालुका आहे अशा काही घटना आपल्या जवळच्या आसा एक खटाको प्रभू राजा रामचंद्राकरता झाला या दिव्य याचा याच्या पूर्वी राजा दशरथाई वशिष्ठाकडून चतुर्थी व्रताची दीक्षा घेतली आणि ती सगळी क्रिया या मद्रास प्रांतात केरळमध्ये त्या विद्याधीश पुराच्या जवळजरी इथे हेरंब गणेशनाच्या गणेशाची स्थापना वशिष्ठ्याने केली तिथे राजा राज्यातून तीव्रता समजावून चांगलं झालं तर राजा अयोध्येचा वशिष्ठ महाराज त्याला घेऊन इकडे दक्षिणेमध्ये गेले आणि त्या विद्याधीपुराच्या जवळ तिथे त्याला घरेश उपास